पुस्तक हसत जगावं लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्या पाटील प्रकरण तेविसावे स्मरण जो शहीद हे हे उनकी जरा याद करो कुरबाणी हे गीत आपल्या कानावर पडते आणि स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात हवधी दिलेल्या अनेक वीरांची स्मृती आपल्या मनात चैतन्य निर्माण करते पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दोन्ही दिवसांना प्रत्येक भारतीय माणसाच्या मनात आदराचे स्थान आहे शहीद झालेल्या प्रत्येक वीराच्या स्मृतीला उजाळा देण्याच कार्य हे दोन दिवस करत आहेत आणि अखंडपणे करीत राहतील याबद्दल कोणी शंका घेण्याचं कारण नाही कारण त्या वीरांनी केलेले कार्य तेस्वी आह छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून आपण पाहिल तर त्यांच्या मृत्यूनंतर आपण त्यांची जयंती वा पुणतिथी साजरी करून त्यांना ठराविक अशा दोन दिवसात बंदिस्त करून ठ्यांनी स्वबळावर एक इतिहास निर्माण केला त्या महापुरुषाला आम्ही बंदिस्त केलेच पण त्याहूनही एक वाईट गोष्ट म्हणजे आम्ही त्यांच्या जयंतीवरून वाद सुरू केला कधी पंचांग कधी सरकारची तर कधी तरुणांच्या माहितीवरून आम्ही तीन तीनदा त्यांची जयंती साजरी करून स्मरण करू लागलो ज्यांनी चिकाटी जिद्द नेतृत्व हे गुण महाराष्ट्राला शिकवले त्या महापुरुषाची अशी हेळान करताना आपल्याला काहीच कसे वाटत नाही दूरदूरच्या गडावरून ज्योती आणून शिवजयंती साजरी करण्यापेक्षा गरीबांच्या जोपडीतील दारिद्र्य अज्ञान नष्ट करणारी समयी या ज्योतीने पेटली तर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना यामुळे समाधान वाटत याबद्दल शंका नाही गडावर ज्योत आणायला जाताना होणारे अपघात ट्रक अथवा टेम्पोतून जाताना रस्त्यातील मुलींकडे पाहून कलिजाणाऱ्या हावभाव वृद्धांना त्रास होईल असे कर्कट संगीत लावण हि शिवाजीराजांना नक्कीच अपेक्षित नव्हत छत्रपती शिवाजीराजांच्या कालखंडात कुणाचीही परसरीकड़ नजर उचलून पाण्याची हिंमत नव्हती अशा स्मरण करावायचे असेल तर जयंती आणि पुण्यतिथी यातून चांगले कायदे निर्माण होईल असे केले पाहिजे महापुरुषाचे स्मरण व्हावे म्हणून आम्ही ठराविक दिवस तर आखून घेतलेच पण त्याचबरोबर त्यांचे पुतळे व समाध्या बांधून त्यांना जखडून ठेवले त्यामुळे जिवंतपणी पायाला दम नसणारी ही मंडळी एका जागेवर स्थिर झाली एवढेच नव्हे तर पुतळे व समाधी यामुळे भिकारी मोकाट यांची खास सोय झाली जिवंतपणी ज्यांच्या डोक्याला स्पर्श करण्याची हिंमत कुणाची झाली नसती त्या डोक्यावर विष्ठा करणारा पक्षी पाहून मन बेचैन होऊन जातं ज्यांच्या चरणावर दररोज अखंडपणे फुलांचा वर्षा व्हावा असे वाटते त्या चरणावर मोकाट जनावरे विष्टा करीत आहेत जयंती यांनी पुणेतिथीला गळ्यात घातलेले हार काढण्यास लोकांना वेळ मिळण्यास झालं आहे पैशाच्या पाठीमागे धावणाऱ्या माणसांना राष्ट्र घेऊन झाल्यानंतर थांबण्याचे भान आता उरलेले नाही एवढी भावनाशून्य माणसं जन्माला यायला लागली आहे ज्या महात्मा गांधींनी जोपर्यंत माझ्या देशातील गरीबातील गरीवाला अंगवर कपडा मिळणार नाही तोपर्यंत मी परिपूर्ण कपडा घालणार नाही अशी तेजस्वी घोषणा करून अखंडपणे पळाली त्या महात्म्यालाही आम्ही पुत्रा करून हाल हाल भोगायला लावले आहे ज्यांच्या हृदयाला दुसऱ्याचे दैन्य दुःख पाहून पाजर फुटत होता आता त्याचेच हृदय माणसानी पाजरण्यास सुरुवात केली आहे म्हणूनच कुसुमाग्रजांच्या शब्दात म्हणावंसं वाटतं तुमचे हार पोचले जयघोष पोचले कल्पनेतही नसलेले लष्करी कुर्नी सातही पोचले फासावर चढताना संसार जाळताना रक्त सांडताना आमचे एक स्वप्न होते रंकाच्या माथ्यावरील छपराचे उघड्या अंगावरील वस्त्रांचे उपाशी पोटातील अन्नाचे स्वातंत्र्याच्या सफलतेचे घोष विरल्यावर दिवे विजल्यावर मध्यरात्रीच्या निवांतात गिधाडांचे थवे आले त्या स्वप्नांचे तुकडे चोचीत घेऊन तेही पोचले